नमस्कार कथा झरना गोष्ट संचातील गोष्ट क्रमांक नऊ ही पंचतंत्रातली एक गोष्ट आहे गोष्टीचं नाव आहे उंट आणि कोल्हा उंट दादा त्या नदीच्या पलीकडल्या शेताकडे पहा तिथे किती छान काकडे आल्या आहेत आपण आज तिकडे जाऊया का, का? कोल्ह्यानी आतुरतेने विचारलं उंट म्हणाला हो जाऊया की उंटानी कोल्ह्याला आपल्या पाठीवर बसवलं दोघं नदी ओलांडून काकडीच्या शेतात घुसले आणि आनंदाने काकड्या खाऊ लागले काकड्या फारच चविष्ट होत्या कोल्ह्याचं पोट तर लहानच होत दोन चार काकड्या खाल्ल्यावर त्याचं पोट भरलं पोट भरल्यावर तो आनंदाने इकडे तिकडे उड्या मारत फिरू लागला उंट मोठा त्याचं पोट मोठ त्यामुळे उंट आपला काकड्या खाण्यात रमलेला होता उंट दादा तुझं अजून खाऊन झालं नाही का कोल्हा सारखा सारखा विचारू लागला उंट म्हणाला अरे माझं पोट मोठंय ना अजून अर्धसुद्धा भरलेलं नाही थोडा वेळ गप्प बस आणि मला आरामात खाऊ दे बघू पण कोल्ह्याला कुठला धीर निघाला पोट भरलं की मला गप्प बसताच येत नाही असं म्हणून कोल्हा आकाशाकडे तोंड करून ऊ असा आवाज काढू लागला कोल्ह्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या गावातले लोक काठ्या घेऊन धावत आले ते पाहून कोल्हा पळत सुटला आणि नदी किनारी जाऊन थांबला पण बिचारा उंट त्याला काही जोरात पळता आलं नाही आणि तो गावकऱ्यांच्या हातात सापडला गावकऱ्यांनी त्याला चांगला चोप दिला उंट बिचारा रडत खडत नदी किनारी पोचला वाईट वाटल्याचं नाटक करत म्हंटल अरे रे रे रे किती मारलं रे तुला मला तर बघूनच फार वाईट उंट उन्त दादा। उंट म्हणाला ते जाऊ दे आता लवकर माझ्या पाठीवर बस आपण इथून निघूयात कोल्हा उंटाच्या पाठीवर बसला आणि उंट नदीतून निघाला नदीच्या मध्यावर येऊन पोचल्यावर उंट अचानक थांबला आणि आपली कंबर हलवत डावीकडे उजवीकडे डोलूच लागला कोल्ह्याने घाबरून विचारलं अरे अरे दादा असा काय डोलतोयस मी पडीन ना नदीमध्ये उंट म्हणाला कस आहे पोट भर जेवण झालं की अशी नदीत डोलायची मला सवय मी तरी काय करणार असं म्हणून उंट नदीत आणखी जोरात डोलू लागला बिचारा कोल्हा मात्र धपकीनी नदीत पडला